श्री श्री सर्ग श्री रामा जोपर्यंत जीवनमुक्त हा चिन्मात्र परिशेष रुपे तुर्यावस्थेचा अनुभव घेत असतो तोपर्यंत तो विदेह कैवल्य स्थितीमध्येच असतो असे म्हणायला हरकत नाही ही तुर्यावस्था जीवनमुक्ताच्या अनुभवाचा आणि श्रुत्यादी वचनांच्या वर्णनाचा विषय होऊ शकते परंतु वायुगम्य आकाश हे मनुष्यांच्या संसाराचा विषय होऊ शकत नाही त्याचप्रमाणे तुर्यातीत पद हे अदेहमुक्तांना देहपातानंतर प्राप्त होते ही गोष्ट जरी खरी तरी त्या स्थितीमध्ये मनाचा सर्वथा क्षय होत असल्यामुळे ती स्थिती त्यांच्या साक्षात अनुभवाचा आणि श्रुत्यादी संचार अत्यंत दूर, दूर जीवनमुक्तावस्थेमध्ये काही काल सुषुप्तावस्थेप्रमाणे जगत स्थितीचा अनुभव घेतल्यानंतर योगी तुर्यावस्थेप्राप्त होऊन परमानंदाने परिपूर्ण होतो चतुर तुर्याति तुर्याति दशे बा रघुकुल भूषणा रामा तू ही निर्दवंद्व अशा ब्रम्हपदा प्रत जाऊन पोहोच रामा नुकतेच सांगितल्याप्रमाणे तू संशुप्ती वृत्तीचा आश्रय करून आपले सर्व व्यवहार यथास्थित करत जा म्हणजे चित्रातील चंद्राला कलाक्षय आणि राहू यांच्यापासून येतकिंचितही भय नसते तद्वत हे शत्रुमर्दना रामा तुला मृत्यू आणि उद्वेग यांच्यापासून मुळीच भय होणार नाही परंतु या शरीरूपी संघाताचा नाश झाला म्हणजे त्याबरोबर चिदात्म्याचाही नाश होतो आणि हा शरीररूपी संघात स्थिर असेल तरच चिदात्म्याचे अस्तित्व असते असे मात्र केव्हाही मानू नकोस कारण ज्याला शरीर असे म्हणतात तो निवड भ्रम आहे करण्या संबंधाने सतत उद्योग चालू ठेव जगताला अधिष्ठान भूत असलेले तत्व तू जाणले आहेस अवस्थाला अधिष्ठान भूत असलेले पद तू ओळखले आहेस आणि तू शोक स्वस्वर हो आणि इष्टानिष्ट रूपी भावनांचा त्याग करून अंधकार आणि मेघ यांना रहित असलेले शरद ऋतूतील पौर्णिमेच्या रात्रीचे आकाश शीतल आणि रमणीय प्रकाशामुळे शोभते त्याप्रमाणे तू शोभायमान हो ज्याप्रमाणे योग मंत्र योगा आकाशा संचार कराप्त योगी आकाश सोड़े भूमि कधी ही आत्मज्ञान संपन्न तुझे मन विषय सुखरूपी अध्यो मार्ग क्या जगत उच्च नीच या, या कल्पना ने रही शुद्ध अच्छित इत्यादि प्रकार का भ्रम तुझाने केव हो करता आत्मा नाम ज्याप्रमाणे समुद्र म्हणजे जलच असून तरंगाधिक पाण्याहून भिन्न नसतात तद्वर हे सर्व जग तत्वत आत्माच असून पृथ्वी जल वगैरे भूते आत्म्याहून भिन्न नाहीत ज्याप्रमाणे सर्व समुद्र शोधला तरी त्यात पाण्यावरून हो दुसरे काहीही सापडणार नाही त्याचप्रमाणे अफाट रीतीने विस्तार हे जग धुंडाळे असता त्यात आत्म्या हो दुसरे काहीच आढळाचे नाही अशा स्थितीत हे बुद्धी रामा तो मी इत्यादी भेद तू तु करणार तरी कसा तसेच हा मी हे माझे हे मी नव्हे आणि हे माझे नव्हे या भेदभावने तरी अवकाश पोटून असणार ज्याप्रमाणे अंधकाराच्या योगाने सूर्याच्या ठिकाणी काळीमान निर्माण होत नाही त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी आणि त्या देह देहाच्या योगाने ठिकाणी किंवा देहादी भेद सत्य आहेत असे जरी धरून चालले तरी सुद्धा हे शत्रुमर्दना रामा विभू अशा चिदात्म्याचा देहाशी येतकेची संबंध नाही छाया आणि ऊन किंवा प्रकाश आणि अंधकार यांचा परस्पर संबंध केव्हा तादात्म्य केव्हाही होऊ शकत नाही त्याचप्रमाणे देह आणि देही म्हणजेच आत्मा यांचा संयोग केव्हाही शक्य नाही रामा ज्याप्रमाणे नित्य परस्पर विरोधी म्हणून ठरलेल्या थंड आणि गरम यांचा कधी संबंध होत नाही त्याप्रमाणे देह आणि आत्मा यांचा तादात्म्य संबंध घडणे कालत्रयी शक्य नाही तसेच देह हा जड आणि देही हा म्हणजे आत्मा हा चेतन असल्यामुळे गुण आणि गुणी यांच्याप्रमाणे त्यांचा समवायी संबंध तरी कसा असू शकणार वर्म्याच्या ठिकाणी समुद्राचा संबंध झाला ही गोष्ट जितकी असंभवनीय आहे तितकीच चितात्म्याचा देहाशी संबंध असल्याची गोष्ट असंभवनीय आहे ज्याप्रमाणे प्रखर गुणात भासमान होणारा मृगजळाचा समुद्र जवळ जाऊन पाहताच नाहीसा होतो त्याप्रमाणे दृष्टीने अवलोकन केल्यानंतर आत्म्याच्या ठिकाणी भासमान होणारी खोटी समजूत नाहीशी होते कारण चिदात्मा हा निर्मल नित्य स्वयंप्रकाश आणि निरुपाधिक आहे आणि देह हा तर मलिन आणि अनित्य असतो तेव्हा आत्म्याचा आणि देहाचा संबंध कसा होऊ शकेल देह हा प्राणवायूच्या हो योगाने हालचाल करतो आणि अन्नाधिकांच्या योगाने पुष्ट होतो यासाठी देहाचा आणि आत्म्याचा संबंध असणे शक्य नाही हे सुबुद्धा रामा द्वैत आहे असे गृहित धरले तरी सुद्धा देहाचा आत्म्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध असू शकत नाही असेच ठरते मग जेथे द्वैतच नाही तेथे देह आणि आत्मा यांचा संबंध होण्याची कल्पना तरी कुठून उत्पन्न होणार तेव्हा ल्पनेचा सर्व त्याग करून तू एकमेवा द्वितीय ठिकाणी हो पाहू गेले तर कोणाला कधी बंद होत नाही अगर कोणाला कधी मोक्षही होत नाही तर भासमान होणारे सर्व दृश्य जग आत्मामय आणि शांत आहे ही, ही गोष्ट ज्ञानदृष्टीला अगदी स्पष्ट दिसत असते एवढा सर्वत्र सबाह्य अभ्यंतर आत्माच ओतप्रोत भरलेला आहे ही भावना तू आपल्या वृत्तीमध्ये बांधवून घे मी सुखी आहे मी दुःखी आहे मी मूढ आहे या सर्व विकृत दृष्टी असून त्यांच्या ठिकाणी तुझी सत्यत्व बुद्धी असेल तर तुला चिरकाल दुःख भोगण्याचीच इच्छा झाली आहे असे म्हटल्याशिवाय गत्यंतर चुरत नाही पर्वत आणि गवत किंवा रेशीम आणि पाषाण यांच्यामध्ये जो विशेष आहे अर्थात दुरून पाहणाऱ्याला पर्वत हा विशाल आणि स्थिर दिसतो आणि त्यावरचे गवत चंचल आणि मृदू दिसते त्यामुळे मनुष्याची दृष्टी गवतापेक्षा पर्वतावर स्थिर होणे स्वाभाविक असते तसेच रेशीम ही मृदू आणि सुख स्पर्श देणारी असल्यामुळे ग्राह्य वाटते आणि पाषाण हा कठोर आणि दुःखद स्पर्श देणार असल्यामुळे त्याज्य वाटतो तद्वत परमात्मा हा अपरिच्छिन्न नित्य रूप आणि आनंदरूप असल्यामुळे परमात्मदृष्टी सुलभ असून ग्राह्य आहे आणि देहाधिकांची अनात्मदृष्टी अनित्य अस्थिर आणि सापेक्ष असल्यामुळे दुष्कर असून त्याज्य सारश अशा रीतीने आत्मदृष्टी आणि अनात्मदृष्टी यांच्यामध्ये महतंतर आहे ज्याप्रमाणे प्रकाश आणि अंधकार यांच्यामध्ये साम्य नसते आणि को त्यांचा कोणत्याही प्रकारचा संबंध असत नाही असू शकत नाही त्याचप्रमाणे अत्यंत भिन्न अशा देहाचा आणि आत्म्याचा कोणत्याही प्रकारचा संबंध असू शकत नाही शीत किंवा उष्ण अथवा जड आणि चैतन्य यांचे ऐक्य असल्याचे चुकून सुद्धा कोणी कधी बोलत नाही त्याप्रमाणे देह आणि आत्मा यांच्या ऐक्याची गोष्ट सुद्धा बोलायला देह कड़का भोकूर योगाध ध्वनि निकता तद कंठगत वायु ऐसी योगा रंध्रत क्या शब्द स्फुर ज्याप्रमा नेत्रस्पंदा कारणीभूत होने डो बुबुड़ी हालचाल वायूपासन उत्पन्न होते इंद्रीय स्फुरण्डापस उत्पन्न होनी स्फूर्तिरूपी संवित आत्म्याण होते जरी आत्मा हा आकाश पाषाण भिंत इकांच्या ठिकाणी सारखाच व्यापून राहिलेला तरी कोणत्याही वस्तूचे प्रतिबिंब आरशामध्ये पडतेच त्याप्रमाणे आत्मसंित ही चित्तामध्येच अभिव्यक्त होते शरीर घरट्याला सोडून चित्तरूपी पक्षी स्वतःच्या वासनेला वश होऊन ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी आत्माही जात असल्याचा भास होतो जेथे पुष्प असते तेथेच गंधसंवित स्थित असतात त्याप्रमाणे जेथे चित्त असते तेथेच आत्मसंवित्रमाणे सर्व असलेले आकाश आरशामध्ये प्रतिबिंबित होते त्याचप्रमाणे सर्व चित्तामध्ये ज्याप्रमाणे पृथ्वीवरील खोलगट जागा हे पाण्याचे निवासस्थल असते त्याप्रमाणे अंतःकरण हेच चित प्रतिबिंबाचे निवासस्थान असते ज्याप्रमाणे सूर्याची कांती प्रकाशाचा विस्तार करते त्याचप्रमाणे अंतःकरणातील प्रतिबिंब हे सर्व व्यावहारिक आणि प्रातिभाषिक जगदरूपाला कारणीभूत होत असते असेच म्हणावे लागते आत्मा हा सर्वांच्या अतीत असल्यामुळे प्रतिबिंबद्वारा भूतसृष्टीला कारणीभूत आहे सा भासो तथापि तो स्वतः कारण होत नाही भ्रम दृष्टीने संसार उत्पत्तीला कारण मुख्यतः अंधकरण होविचार अज्ञान मूर्खपणा असे शहाने लोक म्हणतात अवलोकन करणाऱ्याला सूर्यापासून अंधकार उत्पन्न झाल्याचा जा भास व्हावा तद्वत अयथार्थ दृष्टीने किंवा मोहबुद्धीने अवलोकन केले असता चिदात्म्यापासून जन्म मरणादी परंपरा उत्पन्न होत असल्याचा आभास होतो द्वीपाच्या सहाय्याने एका क्षणात अंधकार नष्ट होतो तसेच एका त्या आत्म आत्मतवाचे यथार्थ ज्ञान झाल्याने सत्ता अजिबात नष्ट होते म्हणूनच जीव अंतःकरण मन इत्यादी नावाने प्रसिद्ध असलेले चित्त संसाराला कारणीभूत होते असा अधिकारी पुरुषांनी नित्य विचार करावा श्रीरामाने श्री, श्री वसिष्ठांना विनवले प्रभो चित्ताला या जीवादी संज्ञा कशा रूढ झाल्या हे माझ्या विचाराची सिद्धी होण्यासाठी कृपया आपण मला सांगावं श्री वशिष्ठ म्हणाले राघवा ज्याप्रमाणे एका जलापासून तर भेद उत्पन्न होतात त्याप्रमाणे आत्मत रूप अशा समष्टी चित्तापासून अथवा हिरण्यगर्भापासून हे सर्व पदार्थ उत्पन्न होतात ज्याप्रमाणे समुद्राचे पाणी लाटामध्ये क्वचित स्थिर रूपाने वाटत असते त्याप्रमाणे स्फुरणाक रूप आत्मा जगातील स्थावर पदार्थांच्या ठिकाणी स्थिर रूपाने स्थित असल्याचे वाटते तरंगत्वाला न पोहोचलेल्या जलाच्या ठिकाणी शरीरामध्ये अज्ञान कल्पना करून प्रलय आणि सुशोक्ती या अवस्थेमध्ये स्थित असतो अनंत अशा प्रतिबिंब भावाला प्राप्त झालेल्या आत्म्याच्या योगाने स्फुरित असे ते अज्ञान त्यालाच जीव असे म्हणतात एखादा भ्रमिष्ठ झालेला हत्ती आपो पिंजऱ्यात अडकला जातो त्याप्रमाणे महामोहरूपी भ्रमाने भ्रमलेला जीव संसारात अडकून पडतो या आत्म्यालाच प्राणधारणेमुळे जीव अहंतेमुळे अहंकार निश्चय करण्यामुळे बुद्धी आणि संकल्प करत असण्यामुळे मन अशी नावे मिळाली आहेत तसेच कार्यकारण भावामुळे आत्म्याला प्रकृती हे नाव प्राप्त झाले असून पुष्टतेमुळे दे त्याला देह हो ही संज्ञा प्राप्त झाली अज्ञानांश प्राधान्यामुळे जड आणि चित प्राधान्यामुळे त्याला चेतन हे नामा ज्ञान मिळाले जड आणि चेतन या दोन दृष्टींच्या मध्ये जे प्रतिबिंबयुक्त मन आहे ते नानात्वाला प्राप्त होते आणि तेच बुद्धी चित्त अहंकार इत्यादी नानाविध संज्ञाने संबोधले जाते हे निष्पारामा याप्रमाणे बृहदारण्य ब्रुहद्दारन, काशदी उपनिषदापासून उपनिषदामधून जीवाच्या स्वरूपाचे अनेक प्रकारांनी वर्णन करण्यात आले आहे परंतु आत्म्याचे ह्या चित्त जीव कुविकल्प आणि कुतर्क वाढवणारे मूळ लोक व्यर्थ अभिनिवेश बाळगत असतात हे महापराक्रमी रामचंद्र याप्रमाणे हा जीव संसाराला कारण होत असतो परंतु वास्तविकरित्या पाहू गेले तर मुक्या आणि जड अशा या गरीब विचारा देहाने काय केले आहे आधार आणि आधेय यापैकी आधेयाचा नाश झाला असता आधाराचा नाश होत नाही त्याप्रमाणे देहाधिकांचा नाश झाल्याने आत्म्याचा नाश होत नाही वृक्षावरील एका पानातील रस्तू सुकला तरी त्यातील रस नष्ट होत नाही तर तो सूर्यकिरणामध्ये मिळून जातो तत्व देह नष्ट झाला तरी देहातील जीवाचा नाश होत नाही तर जर तो जीव वासनायुक्त असेल तर तो वासनारूप बनतो आणि निर्वासन असेल तर आत्मपदाच्या ठिकाणी मातीच्या स्तनापासून वेताळ उत्पन्न झाल्याचा भ्रम्रमाणे अप्रबुद्ध मनुष्याला देहाचा नाश झाला भ्रम उत्पन्न होतो <coughs> ज्यांच्या ठिकाणी सर्व प्रकारच्या उपाधीचा सर्वांशाने नाश झाला आहे त्याचा उदय झाला असेच ज्ञाते पुरुष समजतात कारण चित्तनाशाला खरा नाश असे म्हणतात आणि त्यालाच परमपुरुषार्थ रूपी मोक्ष अशी संज्ञा दिली जाते अशा प्रकारे देह नष्ट झाला म्हणजे जीवही नष्ट झाला अशी जी, जी अज्ञानामुळे भावना होते ती निःसंशय भ्रमुक आहे जीव देश कालांतराने पुन्हा पुन्हा कोणत्या ना कोणत्या देहाचा आश्रय करून उत्पन्न होतो मरणरुपी नदीमधील तरंगामध्ये तृणाप्रमाणे फिरत राहणाऱ्या लोकांनी संसारात देशकालादी कारणाने अंतर्धान पावणारा जीव उत्पन्न झाला रुद्धी पावला मृत नष्ट झाला इत्यादी अनेक तर्कवितर्क केलेले आहेत ज्याप्रमाणे वानर एका वृक्षाचा त्याग करून दुसऱ्या वृक्षावर जाऊन बसते त्याप्रमाणे वासनाबद्ध जीव एक शरीर सोडून दुसरे शरीर धारण करतो आणि पुन्हा त्याही शरीराचा त्याग करून क्षणभरात अन्य एखाद्या देशात किंवा कालात जाऊन तेथे दुसरे एखाद्या शरीराचा स्वीकार करतो सारंश ज्याप्रमाणे लहान मुले दाईकडून हिंडवली जातात त्याप्रमाणे जगातील जीव अत्यंत धूर्त अशा वासनेकडून इतरतः फिरवले जातात वासनारूपी रज्जूने बद्ध झालेले जीव जीर्ण भ्रमलेले एक उपजीविका सारांश आपल्या हृदयामध्ये उत्पन्न झालेल्या वासनांच्या योगाने जरठापेक्षाही जरठ झालेली आणि दारिद्र्य रोगाधी दुःख भारामुळे जीविताला कंटाळलेली जनता चिरकाल कुपा कुपामध्ये जाऊन पडते श्री वाल्मिकी म्हणाले अशा तऱ्हेने वसिष्ठ मुनीचे भाषण होत आहे तोच संध्याकाळची वेळ झाली आणि आपला सायंकाळचा नित्यविधी जणू आठवण्या करतात की काय सूर्य असताला गेला त्याबरोबर सभेतील सर्व श्रोते वसिष्ठ नमस्कार करून आपली स्नान संध्यादी निघून गेले आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्यकिरणा येऊन उपस्थित झाले इति श्री वासिष्ठ महारामाणे उपशम प्रकरणी रामा तू निष्कलंका आत्मा असून तुझा तु तु देह हा तुझा कोणी नव्हे त्यामुळे देह उत्पन्न झाला असूनही तू उत्पन्न होत नाहीस आणि तो नष्ट झाला तरी तू नष्ट होत नाही भांडे नाहीसे झाले तरी त्यातील बोर नाहीसे होत नाही किंवा घट फुटला असताही त्यातील आकाश नष्ट होत नाही त्याप्रमाणे देह नष्ट झाल्याबरोबर आत्माही नष्ट होतो अशी कल्पना करणेही व्यर्थ आहे स्वभावतस नाशिवंत असलेला हा देह नष्ट होऊन आतील जीव स्वस्थितीला प्राप्त झाला असताना मी मेलो असे समजून खेद करणाऱ्या विचारांध मनुष्याचा धिकार असो ज्याप्रमाणे घोड्याचे लगाम आणि रथ यांचा संबंध स्नेहरहित आणि उद्वेगरहित असतो त्याचप्रमाणे देहेंद्रिय आणि मन यांचा चिदात्म्याशी संबंध असतो राघवा ज्याप्रमाणे सरोवरातील चिखल आणि त्यातील स्वच्छपणे यांचा परस्पर निरपेक्ष संबंध असतो त्याचप्रमाणे देहेंद्रिय आणि आत्मा यांचा संबंध असतो एखादा मार्ग आणि त्यावरून प्रवास करणारे पांथस्थ यांचा संयोग अहमताभिमान रहित असतो आणि त्यांचा वियोग खेद करण्याच्या दृष्टीने अयोग्य ठरतो तद्वत देह आणि आत्मा यांच्या संयोग वियोगाची गोष्ट आहे अर्थात कल्पित अशा वेताळाच्या योगाने बालकाच्या मनाला होणाऱ्या भय कंप इत्यादी विकाराप्रमाणे स्नेह सुख इत्यादी विकार, इत्या विकार मिथ्या कल्पित आहेत ज्याप्रमाणे एकाच झाडाच्या लाकडापासून अनेक प्रकारच्या चित्रविचित्र बाहल्या तयार होतात त्याचप्रमाणे एका भूतपंचकापासून निरनिराळे देह हो निर्माण करण्यात आले आहेत एखाद्या लाकडाच्या मुळीच लाकडा वाचून दुसरे काही दृष्टी पडत नाही तद्वत या देहामध्ये उद्भव झाला असता क्रोध हर्ष खेद इत्यादी विकारांना तुम्ही का बरोबर शोधा ज्याप्रमाणे एखादा पतंग दीपाच्या ज्योतीवर झडप घालतो त्याप्रमाणे स्त्री नामक किंवा इतर अनित्य भूत समुदायाच्या ठिकाणी कारणीभूत होते परंतु जे ज्ञानी पुरुष असतात ते देह कितीही सुंदर असला तरी तो भूत पंचकाचाच संघात आहे असे जाणतात दगडाच्या दोन मूर्ती एकमेकांना चिकटून ठेवल्या किंवा दोन मूर्ती चिकटले प्रेम उत्पन्न होने शक्य उत्पन नहीं मी बन पुत एक शेजारी तरी स्ने उत्पन्न होने कभी संभवनी न ज्ञानेंद्रिय मन बुद्धी चित्त यांचा तुझ्या ठिकाणी संगम झाला असला तरी तुझ्या ठिकाणी शेजारी असले तरी ते एकमेकांच्या स्नेहबंधाला पात्र होत नाही त्याप्रमाणे देह हो इंद्रिये प्राण आणि मन ही एकमेकांशी संबंध असली तरी स्नेहसंबंध निर्माण होण्याला पात्र ठरत नाही मग त्याबद्दल करन, ज्याप्रमाणे जलप्रवाहामध्ये उत्पन्न झालेले तरंग इकडून तिकडून वाहत आलेल्या गवताच्या काड्या देहाचे साक्षीत्व करणारा चिदात्मा भूताना एकत्र करतो समुद्रातील पाण्यामध्ये गवताच्या काड्या एकत्र होतात आणि पुन्हा पुन्हा वेगळ्या होतात त्याप्रमाणे विषयाभिनिवेश रहित ठिकाणी आणि पंचमहाभूत एकत्र होतात आणि पुन्हा पुन्हा दूर होतात ज्याप्रमाणे समुद्र हा भोवऱ्याच्या रूपाने इतरतः वाहत येणाऱ्या तृणाला एकत्र करतो त्याचप्रमाणे आत्मा हा चित्ताचा वेश धारण करून देह आणि पंच महाभूत यांना आकर्षित करून एकाठाई स्थिर असतो मलाचा स्वस्वरूपाला प्राप्त होतो ज्याप्रमाणे वायुमंडळावर आरूढ झालेला योगी आपणापासून अतिशय दूर असलेला देव वगैरे भूमंडला अवलोकन करतो त्याप्रमाणे ज्ञानोदयकाली भूत समुदायाशी मनाच्या योगाने झालेला संबंध अजिबात तोडून टाकून आत्मा देहाला अतिशय दूर असलेला पाहतो आणि अशा रीतीने भूतगणाहून अगदी निराळ झालेला देहातीत आणि जन्माधी विकार रिताचा आत्मा मध्यान काळाच्या सूर्याप्रमाणे अत्यंत प्रकाशमान होतो <coughs> ज्याप्रमाणे एकादा, मद्यपी मदिरेची धुंदी उतरली म्हणजे भानावर येऊन आपल्या पूर्वस्थितीला ओळखतो त्याप्रमाणे ओळखतो समुद्राच्या ठिकाणी तरंग बिंदू लाटा वगैरे अनंत रूपाने समुद्राचे जल विलास करत असते तद्वत विश्वातील अनंत वस्तूंच्या रूपाने आत्माच विलसत असतो या रीतीचा विचार करणारी महात्ञाने वैराग्यशील निष्पाप जीवनमुक्त असे महात्मे महासत्व पदावर होऊन या जगात खुशार संचार करत असतात ज्याप्रमाणे नानाविध मणिरत्नाधिकांशी संबंध असलेल्या समुद्रातील मोठमोठ्या मोड़ लाटा त्यापासून सर्वथा अलिप्त असतात त्याचप्रमाणे वासनायुक्त झालेले श्रेष्ठ पुरुष जगामध्ये व्यवहार करत असले तरी त्यापासून वस्तुत अलिप्तच असतात तीरावरील लाकडामुळे समुद्र किंवा धुळीमुळे आकाशतल मलिन होत नाही त्याप्रमाणे ज्याप्रमाणे किंवा मलिन आणि जड पदार्थ आपल्या मध्ये आल्या गेल्याने त्याबद्दल समुद्राला प्रेम किंवा द्वेष वाटत नाही त्याप्रमाणे तत्ववेत्या पुरुषाला बरे वाईट विषयोपभोग प्राप्त झाले किंवा न झाले तरी त्यापासून त्याच्या ठाई हर्ष किंवा हे उत्पन्न होत नाही कारण जगातील सर्व वस्तू संबंधाने मनाचे जे मनन चाललेले असते तो विषयोन्मुख झालेल्या चित्तत्वाचा विलास आहे असेच महात्मे समजतात या जगात पूर्वी आज, आज आणि पुढे उत्पन्न होणारा मी आणि इतर वस्तूजात हे <coughs> दृश्य दर्शन संबंधाच्या विस्तारामुळे भासमान होत असून तो सर्व मनाचाच खेळ आहे दर्शन आणि दृश्य यांच्यामध्ये जे दृश्य आहे ते जशी दृष्टी असेल त्याप्रमाणे दिसत असल्यामुळे ते सत्य आहे की असत्य आहे याचा निर्णय करता येत नाही म्हणून त्याच्याबद्दल हर्ष वाशोक करणे योग्य नाही तसेच त्रिपुटी रहिता असे जे केवळ दर्शन आहे ते स्वसंध्य असून निर्लेप आणि आहे अर्थात त्याच्याबद्दल हर्ष किंवा शोक करण्याचे मुळीच कारण नाही जगातील सर्व विषय हे सदरूप आहेत असद्रूप तरी आहेत किंवा सदसद्रूप आहेत यापैकी कोणताही पर्याय स्वीकारला तरी त्यांच्याबद्दल हर्ष किंवा शोक करण्याचे कारण नाही हेच सिद्ध होते जे सत्य आहे ते त्रिकाला असते आणि जे असत्य असते ते विनाश असते यामुळे विषय हे सत्य आहेत किंवा असत्य आहेत असे मानले तरी त्यांच्याबद्दल हर्ष शोक करण्याचे कारण उरू नाही आता हे विषय अंशत सत्य आणि अंशत असत्य आहेत असे मानले तरी सुद्धा सत्यासत्याच्या मिश्रणाने बनलेले हे विषय असदृपश ठरतात अशा स्थितीत हे रामा तू या विषया करता एवढा शोक का करतोस हे सुलोचना रामा तू असम्यक दृष्टीचा त्याग करून सम्यक दृष्टीने पाहत सम्यक ज्ञानदृष्टीने संपन्न असलेला पुरुष या जगातील विषयाकडे पाहून केव्हाही मोहित होत नाही दृश्य आणि दर्शन यांच्या संबंध विस्ताराच्या योगाने विलास करत असते परंतु आणि दर्शन यांच्या संबंधामध्ये जे स्वनुभव सुख असते तेच पारमार्थिक सुख असून त्याला ब्रह्म म्हणतात दृश्य दर्शन यांच्या संयोगामध्ये जी अत्युत्कृष्ट सुखकारक अशी संवेदना असते तीच अज्ञ पुरुषाला प्रेमादी दोष उत्पन्न करून संसार प्राप्त करून देते परंतु तीच संवेदना ज्ञानीपुरुषाला विवेकाच्या योगाने आत्म्याशी अखंड ताबात्म्य घडवून मोक्ष प्राप्त करून देते दृश्य आणि दर्शन यांच्या संयोगाच्या ठिकाणी जे पारमार्थिक सुख असते तेच आत्म्याचे वास्तविक स्वरूप अशा तत्ववेत्यांचा सिद्धांत आहे वश मुक्त असे म्हणतात आणि दर्शन यांच्या संबंधामुळे उत्पन्न होणाऱ्या सुख संवेदनेचा स्वानुभवाने पूर्ण क्षय झाला म्हणजे त्याच स्थितीतला पंडितांकडून मुक्ती हे नाव दिले जाते यासाठी रामा दृश्य दर्शन संबंधामध्ये जो नित्य त्रिपुटी रहित स्वसंवेद्य आणि पूर्णात्मक असा अनुभव येत असतो त्याचा अवशिष्टी दृष्टी असे म्हणतात ही संशुप्तिदृष्टी किंवा निर्विकल्प ज्ञानस्थिती नेहमी स्वयंप्रकाशमान असते दृश्य दर्शन भाव रहित असा योग सिद्ध आणि परमश्रेष्ठ बुद्धीचा आश्रय केल्यामुळे आत्मज्ञानी पुरुष तुर्यावस्थेप्रत किंवा मुक्त स्थितीप्रत जाऊन पोहचतो हे राघव दृश्य दर्शन भाव रित अशा तुर्यावस्थेमध्ये तत्ववेत्याला आत्मा हा स्थूल नाही अनुरूप नाही प्रत्यक्ष नाही अप्रत्यक्ष नाही चेतन नाही जड नाही असद्रूप नाही सदरूप नाही मी नाही इतर कोणी नाही एक नाही अनेक नाही किंवा अनेकांनी युक्त नाही समीप नाही दूर नाही आहे असे नाही असे नाही तो प्राप्य आहे असे नाही अप्राप्य आहे असेही नाही सर्व नाही सर्व नाही पदार्थरूप नाही नाही अपदार्थ रूप नाही पंचमहाभूतांचा नाही तसेच पंचमहाभूत स्वभावही नाही अशा तऱ्हेचा अनुभव येतो ज्ञानेंद्रिय आणि मन यांच्या योगाने ते दृश्य जग अनुभव ला प्रकारचे आहे अशा तऱ्हेचे निश्चित वर्णन करता येणे शक्य नाही ज्या पुरुषाला आत्मबोध झाला आहे ज्याच्या ठिकाणी सम्यक ज्ञानाचा था उदय झाला आहे त्याला हे जग आत्मरूपच दिसते हे सर्व विश्व आत्ममय आहे अनात्मय असे या जगात काहीच नाही पृथ्वी जल अग्नि वायू आकाश या पंचमहाभूतांमध्ये कठीणपणा प्रवाहीपणा प्रकाशरूपता स्पंद रूपता आकाशरूपी महान क्षेत्रातील पोकळी इत्यादी रूपाने या जगामध्ये आत्माच नटलेला आहे रामा या जगात चित शक्ती वाचून दुसऱ्या कोणत्याही शक्तीला अस्तित्व नाही या चितच्या सत्तेहून मी निराळ आहे असे जो म्हणतो त्याच्या भाषणाची किंमत एखाद्या उन्मत्त माणसाच्या बरवण्या एवढीच एवढे असते तेव्हा हे महात्म्या रामा अनंत कल्पामध्ये उत्पन्न होणाऱ्या आणि नष्ट होणाऱ्या अखिल विश्वामध्ये आत्माच परिपूर्ण भरलेला आहे आत्म्या दुसरे कोणत्याही प्रकारची कल्पना संभवत नाही अशा रीतीने आपल्या था बुद्धीचा ठाम निश्चय कर आणि त्या निश्चयाच्या बळावर हा संसारसागर लिलया तरुण जा श्री उपशम रावेकदृष्टीचा आश्रय करून द्वैत भावनेचा सर्वथा त्याग झाला म्हणजे चिंतामणीचे ज्ञान असलेल्यांना चिंतामणीची प्राप्ती व्हावी त्याप्रमाणे पुरुषांना स्वस्वरूपस्थितीरूपी मुक्ती प्राप्त होते आता आताच्या श्रेष्ठ दृष्टीचा आश्रय केल्याने तू दिव्य ज्ञानाने संपन्न होऊन अचल अशा आत्म पदाप्रत जाऊन पोहचशील अशी ही दुसरी दृष्टी ऐक मी आकाश आहे मी सूर्य आहे मी दशदिशा दिशा आहे मी पाताळ आहे मी दैत्य आहे देव ही मीच आहे मी स्वर्गादी लोक आहे मी चंद्रादिकांची प्रभा आहे दिवस मीच असून रात्री मीच आहे मी आभ्रे आहे मी, मी, मी पृथ्वी आहे समुद्रादिक मीच आहे तसेच रजकण वायू अग्नि आणि हे अखिल दृश्य मीच आहे जगत्रयामध्ये हा मी आत्मा सर्वत्र आहे मी कोण आहे हे देहा कोण आहे सर्व भूतांच्या अंतर्या मी असणारा जो मी त्या माझ्यामध्ये देहाकांचे दे द्वैत कोठून असणार अशा रीतीने तू आत्म्याच्या दृष्टीने हे सर्व जग अवलोकन कर जगात रामा। जग या जगात काय उरणार आहे मग प्रारब्धानुसार हर्ष प्राप्त होव किंवा विषाद प्राप्त हो त्यात सुद्धा आत्म्या वाचून दुसरे काय असणार ज्याला जगासंबंधाने विषाद उत्पन्न होतो तो पूर्ण चिन्मय झाला नाही असेच ठरते रामा मी आता ज्या दोन प्रकारच्या अहम भावना तुला सांगितल्या त्या अत्यंत सात्विक निर्मल तत्वज्ञानापासून उत्पन्न झालेल्या पारमार्थिक आणि मोक्ष प्रदर्श सर्व नामरूपात्मक जगताच्याही पलीकडे असलेला जो अनुरूप आत्मा हे तेच माझे वास्तविक स्वरूप आहे मीही पहिल्या प्रकारचे अहम भावना असून जे जे आहे ते, ते मीच आहे ही दुसऱ्या प्रकारची अहम न हे रघुकुळ हेस्तविक स्वरूप आहे ही तिसरी अहम भावना असून शांतीप्रद नाहीभूत होते हे लक्षात ठेव आता आपल्याला पूर्ण स्थिती प्राप्त व्हावी असे जर तुला वाटत असेल तर या तिन्ही अहम भावनांचा सर्वस्वी त्याग करून पूर्ण चिन्मात्र असे जे स्वरूप अवशिष्ट राहते त्याचा अवलंब कर आणि त्याच स्थितीमध्ये अखंड राहण्याचा अभ्यास कर रामा तुझे स्वरूप सर्वांच्या पलीकडे असून ते सर्व सत्ताच्या आतीत आहे तरीही हे, हे जग असद्रूप असून आत्मा हा प्रकाशित करतो तत्ववेत्यामध्ये श्रेष्ठ असणाऱ्या रामा सर्व वासनांसह अहंकार रूपे हृदय ग्रंथी तोडून टाकून स्वानुभवाच्या योगाने तू आपले स्वरूप पाहू लाग नित्य स्वयं स्वरूप है स्वुभ कर प्रत्यक्ष आज फिर आत्मा चुनौतु योगा सर्वत्र सर्व सर्वद्रु, दृश्य जगद रूपाने प्रत्ययो विषयाधिकांचा जोरजोग म्हणून प्रत्यय येतो आपल्या अंतकरणाचे वृत्ती रुपाने दे दे स्पंदन होते अनुमान अनुपे, अनुमेय इत्यादिकांच्या योगाने जीजी म्हणून संवेदना होते तो तो सर्व दृश्य दर्शन भाव रित असा भगवान आत्माचा आहे आत्मदेव हा सद्रूप नाही आणि असद्रूपही नाही अणुप्रमाणे स्थूल नाही आणि आकाशाप्रमाणे स्थूलही नाही तो सत्सदात्मक दृष्टीच्या मध्यावर नाही तर नामरूपात्मक जग तो स्वतः बनलेला आहे वाणी आदी करून सर्व कर्मेंद्रियांची प्रवृत्ती त्याच्यामुळे होते परंतु तो आत्मा मात्र वाणी आदी करून इंद्रियांचा विषय होऊ शकत नाही बारामा त्या आत्म्याहून हे जग वस्तुता भिन्न नाही यासाठी हे जग निरुपाधिक आणि आत्ममय आहे असेच पाहत हा आत्मा आणि हा अनात्मा अशा निरनिराळ्या संज्ञा ज्या आत्म्याने आपल्या सर्वव्यापी माया शक्तीच्या योगाने आपणामध्ये कल्पलेल्या आहेत हा स्वयंप्रकाश आत्मा तिन्ही काळामध्ये आणि सर्व ठिकाणी व्यापून राहिलेला आहे परंतु तो सूक्ष्माहून सूक्ष्म आणि स्थूलाहून स्थूल असा असल्यामुळे स्थूलबुद्धीच्या माणसांना आकलन करायला अशक्य झालाय या जगात उत्पन्न झालेल्या अनंत अशा पदार्थांच्या ठिकाणी हा आत्मा स्थिर असला तरी आपल्या स्वभावाला प्रतिबिंबित त्याची आसक्ती उत्पन्न होते ज्याप्रमाणे पंख हल म्हणजे आकाशातील वायू चलित होऊन स्पर्श रूपाने अनुभवस येतो त्याचप्रमाणे सर्व काली सर्व ठिकाणी स्थिर असणारा हा आत्मा पुर्याष्टकाचा उदय होताच अहम या भावनेने व्यक्तदेश येतो सर्व गत आणि सर्व असा चिदात्मा अमुकच ठिकाणी आहे असे केव्हाही म्हणता येणार नाही जर तर जोपर्यंत सर्व पदार्थांची सत्ता आहे तोपर्यंत तो, तो, तो महेश्वर आत्मा आहेच परंतु त्या आत्म्याचे पुरेष्टमध्ये जीवरूपाने प्रतिबिंब पडते पाषाणामध्ये पडत नाही कारण वायू असला रजक त्याच्यामध्ये रजकण पावतो किंवा दिवा असला तरच डोळ्या दिसू लागते तरच त्याच्यामध्ये प्रतिबिंब पडते सूर्य उदित झाला असता जनता आपल्या इच्छेनुरूप व्यवहार करू लागते तद्वत चिदात्म्याच्या सत्तेमध्ये जीवाच्या ठिकाणी सर्व तऱ्हेच्या विषय भोगरण पावतात सूर्य आकाशात उगवलेला नसेल तर सर्व लोकांचे व्यवहार बंद पडतात गोष्ट खरी परंतु सूर्याच्या ठिकाणी त्यामुळे यातकिंचित विकार उत्पन्न होत नाही त्यामुळे त्याप्रमाणे त्या बुद्धीच्या ठिकाणी आत्मदेव स्थित झाला असता त्याच्या सत्तेमुळे भासमान होणारा देह नष्ट झाला तरी त्यामुळे आत्म्याची काय हानी होणार कारण आत्मा हा कधी उत्पन्न होत नाही आणि मरण पावत नाही आत्मा हा कोणापासून काही घेत नाही आणि घेण्याची कधी इच्छाही करत नाही तसेच आत्मा हा कधी बद्ध होत नाही आणि मुक्तही होत नाही तर आत्मा हा सदा सर्व सर्व जगाच्या आंतरबाह्यस्थिती असतो ज्याप्रमाणे दोरीच्या ठिकाणी सर्पाची भ्रांती व्हावी त्याचप्रमाणे अबोधामुळे अनाम वस्तूच्या ठिकाणी आत्मभ्रांती उत्पन्न होत असून ती केवळ दुःखालाच कारणीभूत होते परंतु आत्मा हा अनादे आणि अनंत असल्यामुळे तो केव्हाही उत्पन्न होत नाही आणि उत्पन्न झालेला नसल्यामुळे कोणत्याही वस्तूची तो कधीच इच्छा करत नाही आत्मा हा देशकालाधिकाणी परिच्छिन्न होत नसल्यामुळे तो केव्हाही बद्ध होत नाही आणि अश्या प्रकारे बंधाचाच अभाव असल्यामुळे आत्म्याला मुक्ती तरी प्राप्त व्हायची अर्थात आत्म्याची स्थिती केव्हाही बंध मोक्षांच्या अधिक असते हे राघवा आत्म्याची वास्तविक स्थिती अशी असता केवळ अविचारामुळे हे मूढ लोक विनाकारण शोक करत होता परंतु हे बुद्धिवंत रामा तू मात्र पूर्वापार जगतक्रमाचे सम्यक दृष्टीने अवलोकन केलेले असल्यामुळे मोहने ग्रस्त झालेल्या प्राकृत लोकांप्रमाणे व्यर्थ शोक करत असू नकोस बंधाने मोक्ष या दोन्ही कल्पना मनाने उन, योगाने एखाद्या पर्वतावरील पवन चक्कीच्या योगे दरण्याची वगैरे कामे आपोआप होत राहतात त्याप्रमाणेच तत्व वेत्याने आपली बुद्धी अनाशक्त ठेवून सर्व व्यवहार करावे रामा मोक्ष हा काही कोठे आकाशात पातळात किंवा पृथ्वीवर आहे असे नाही तर आशांच्या ठिकाणी अनासक्त बुद्धी उत्पन्न होणाऱ्या चित्ताच्या नाशाला तत्वज्ञ आणि त्यात आत्मदृषी पुरुषांनी मोक्ष ही संज्ञा दिली आहे रामा जोपर्यंत विमलाशा आत्मज्ञानाचा उदय झाला नाही दीन मनाने आहे असा ज्ञानीपुरुष आत्म्या व्यतिरिक्त दहा मोक्ष प्राप्त झाले दा, तरी सुद्धा त्यांची इच्छा करत नाही मग त्याला एका मोक्षाची पर्वती काय वाटणार यासाठीचे राघव हा मोक्षो, हा बंध अश्या रीतीचे क्षुद्र कल्पना टाकून देऊन तू महा त्यागे आणि महा सत्व रूप हो अशा तऱ्हेने या संसार संसारसागराच्या पलीकडे जाऊन पोहोच सारांश तो अंतर्यामी निस्तंग हो आणि खंडे समुद्र रूपी मेखेले ने चिन्हित झालेल्या विस्तीर्ण भूमंडलाचे चिरकाल पालन करी कर। वाशिष्ठ महारामाणे उपशम प्रकरणे सर्ग त्र्या